वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग 117 वा पण ते गेला नंतर राम विचार करू लागला त्याला अनेक कारणांमुळे तेथे राहणे आवडे नसे झाले येथे मला भरत भेटला माता आणि नगरजन भेटले अशी आठवण माझा पाठलाग करे आणि त्याविषयी मी शोक करीत राहील त्या महात्म्याच्या सैन्याचा मुक्काम पडल्यामुळे घोडे हत्ती यांच्या विष्ठेने येथे बरीच घाण करून टाकले तेव्हा इथून दुसरेकडे जावे असा विचार करून राम सीता लक्ष्मणासह तेथून निघाला तो आत्रीच्या आश्रमाला आला आणि त्या महायशवंताने त्यानं वंदन केले भगवान आत्रीनेही त्याचे पुत्राप्रमाणे स्वागत केले स्वतः त्यांनी त्यांचा पाहुचार करायला सांगून त्याचा सर्व प्रकारे उत्तम सत्कार केला तसाच महाबाप लक्ष्मणाचाही केला आणि सीतेची योग्य प्रकारे विचारपूस केली आपल्या मागोमाग आलेल्या आपल्या वृद्ध आणि आदरणीय पत्नीला हाक मारून त्या धर्मज्ञानी सर्व भूतांच्या हितामध्ये रता असणाऱ्या ऋषीने तिची विचार ती महाभाग्यवती तापसी धर्माचरणी अनुसूया तिला ते ऋषी श्रेष्ठ म्हणाले या वैदेहीला जवळ घे रामाला त्या तपस्वीने धर्मचारणीची ओळख देताना ते म्हणाले दहा वर्षे दुष्काळ पडला असता आणि लोक एकसारखे भाजले जात असता जिने फळेमुळे उत्पन्न केली आणि गंगा आणली अशी उग्र तपान युक्त आणि नियमांनी मंडित असणारी दहा हजार वर्षे महान तप केले बाबारे त्या अनुसूयाच्या व्रताने सर्व विघ्न नाहीशी झाली देवकार्या करता जिने घाई करून दहा रात्री एक रात्र केली तीही अनुसूया हे निष्पा तुला माते समान आहे सर्व प्राणी मात्रांनी जिला नमस्कार करावा आशा या वृद्ध कधी क्रोध न करणाऱ्या तपस्विनीच्या बरोबर वैदेहीला जाऊ दे असे ते ऋषी म्हणाले तेव्हा राम ठीक आहे म्हणाला आणि धर्म जाणणाऱ्या सीतेकडे नजर टाकून तिला म्हणाला राजपुत्री मुनीने जे सांगितले ते तू ऐकलेच आहेस आपले श्रेय साधण्यासाठी तू या तपस्विनीच्या बरोबर जा लोकांची अनुसूया या नावाने आपल्या कृतीने ख्याती पावली त्या तपस्विनीच्या सोबत तू सतवर जा जिच्याबरोबर जाणे योग्य अशी आहे यशस्वी सीतेने राघवाचे हे सांगणे ऐकले आणि ती धर्म जाणणारी सीता बरोबर निघाली जिची गात्रे ढिली पडली आहेत जिच्या अंगावर सुरकोत्या पडलेत जरेने जिजे केस पांढरे झाले आहेत वाऱ्याने खेळ जशी हरावी तशी जी सतत थरथर कापवत आहेत अशा वृद्ध महाभाग पतिव्रता अनुसूला निष्ठापूर्वक सीतेने आपले नाव सांगून नमस्कार केला बाह्यवृत्तीस निरोध कर जिने केला आहे अशा त्या तापसीला नमस्कार करून वैदहीने हात जोडून हर्ष युक्त मनाने तिचे कुशल विचारले तेव्हा महाभाग्यवती धर्मचारीनी सीतेकडे पाहून तिची विचारपूस करणारे शब्द ती बोलली तू धर्म जाणतेस याचा मला आनंद वाटतो सीते आपल्या अपतेष्टांना टाकून मान आणि ऐश्वर्याचा त्याग करून हे मानिनी वनात बंदिस्त झालेल्या रामाच्या बरोबर तू जात आहेस ही किती चांगली गोष्ट आहे पती नगरात राहत असो वनात राहत असो तो शुभ असो अशुभ असो त्याला ज्या स्त्रिया प्रिय मानतात त्यांना उच्च लोकांची प्राप्ति होते पती वाईट चारित्र्याचा मनाला येईल तसे वागणारा धन नसलेला असला तरी आर्य स्वभावाच्या स्त्रियांचे पती हेच दैवत आहे मी विचार करते तेव्हा मला त्याच्यावर मोठ्या जवळचा आप्त कोणी दिसत नाही वैदही हे सर्वत्र योग्य अक्षय राहणारे तप केल्याप्रमाणेच आहे पण ज्या काम अंश झालेल्या आणि पतीला वरचड होऊन वागणाऱ्या असतात अशा वाईट शिराच्या स्त्रिया अशा रीतीने गुणदोष पाहतच नाही त्यांच्या पदरी अपकिर्ती आणि धर्मभ्रष्टता येते मैथिली तशा प्रकारच्या स्त्रिया करू नये ते करण्यात गुंतून दुःखी होतात परंतु तुझ्यासारख्या ज्या सद्गुणाने युक्त आणि हा आणि परलोक पाहणाऱ्या स्त्रिया असतात त्या पुण्यकृत्य करणाऱ्याप्रमाणे स्वर्गात जातात हे अशा प्रकारचे व्रत पाळणारी तू पतीला श्रेष्ठ समजणारी आणि काळाला योग्य असे वागणारी सती आपल्या पतीची सहधर्मचार हो सहधर्मचारणी हो त्या योगे कीर्ती धर्म यांची तुला एकदमच प्राप्ति होती अयोध्याकांडाचा एकशे सतरावा सर्व समाप्त